ओ तुम्हा सांगते बची लहान पण आहे की देती तुम्हा तरी लोती है खर ये बर्नोला औषध है संगजन पोल कापन खरसडण यार अगदी थोड्याच वेळानं कसं बरं वाटलं लागतं अहो मला तरी खेडूताला या औषधाची काय माहिती होती म्हणा पण त्याचं असं झालं गेल्या आठवड्यात गेलो होतो सातारला कोर्टाच्या कामासाठी अहो येष्टीतनं उतरलो तर बारा वाजले होते मग हटला त जेवलो आणि चंची सोडून पान काढलं सुपारी कातरू लागलो आणखीत कसं काय झालं कळलं नाही पण सुपारी ऐवजी अंगतात किंवा कापला रक्ताची धार राहिली बघा मग अंगठा दाबून धरला आणि त्यावर पाणी ओतलं पण रगत काही थांब ना मग उठलो तसाच गेलो डाक्टरकडे डाटरनं अंगट्याला पट्टी बांधली आणि म्हणाले अहो पाटील तुम्हाला खेळगावच्या माणसाला रोज इथं यायला काही जमणार नाही पट्टी बांधण्या ग पण हे बघा मी तुम्हाला एक असं काही गुणकारी आणि सस्त औषध देतो हे बरणाल घ्या अंगट्याला थोडस चोळा त्यानं तुमचा अंगठा झटकन बरा होईल बघा ते कापणं पोलणं भाजणं या सर्वावर उपयोगी आहे डॉक्टरनी सांगितल्यासारखंच झालं माझा अंगठा त्या डॉक्टरांनी दिलेल्या या बर्नाल न बरा झाला बघा अहो एकदा आमच्या सगुणाच्या हातनं दुधाचं भांड निसतलं आणि उखलत दूध सगळं पायावर सांगलं पुरीचा पाय चांगलाच होर पडला की मला ताबडतोब पण ह्या बर्नालची आठवण झाली आणि ते तिच्या पोळलेल्या पायावर चोडलं आणि काय आश्चर्य हो? पुरीला ताबडतोब आराम तसंच गेल्या ऐन हंगामात आमच्या शिरप्याच्या हाताला आलं फोड अ गडी अगदीच नाराज झाला की मला म्हणला दादा आता कसं व्हायचं ये कापणी कशी करू मी म्हटलं अरे घाबरतोस काय गाड्या माझ्याकडे असं काही छान औषध आहे का त्यानं तुझे फोड लवकर बरे होतील आणि बघा तसच झालं कि बर्नॉलनं आमच्या शिडप्याचे फोड बरे झाले आणि कामाला सुरुवात पण केली त्यानं खरच हे बर्नॉल म्हणजे काही एक चिमत्कारिक का औषधच बघा कापणं भाजणं अ उन्हाळ्यातील फोड डोळा न कान यांच्या इजा या सगळ्यावर बर्नॉल म्हणजे एक फटकालाच उपाय आहे बघा कारण हे जंतुनाशक मलम असून त्यांना फोड जखमा वगैरे काही चिघळत नाही ऐकलं का, का आपण हे बर्नॉलचे फायदे मग आपण पण एक बर्नॉल विकत घ्या ना कुठल्या पण औषधाच्या दुकानात पिवळ्या रंगाच्या ट्यूब मिळतो नाव लक्षात ठेवायचं बर्नॉल बर्नॉल बर्नॉल